वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग चवेचा इसावा गंगा मागून अनुसरत येत असताना तो राजा सागरापर्यंत पोहोचला आणि जेथे ते सगर पुत्र राख केले गेले होते त्या भूमीच्या खालच्या तळात त्याने प्रवेश केला गंगेच्या पाण्याने ती राख भिजवली गेली तेव्हा सर्व लोकांचे ते प्रभू ब्रह्मदेव राजाला म्हणाले नर शार्दला महात्म्या सगराचे पुत्र हे तारले ते देवाप्रमाणे देवलोखे गेले जोवर या भूमीवर सागराचे जल राहील तवर हे राजा सगराचे हे पुत्र सर्व देवाप्रमाणे देवलोकी राहतील ही हिममानाची वडील मुलगी गंगा तुझी मुलगी होईल आणि ती तुझे नाव घेऊन लोकात प्रसिद्धी पावेल गंगा त्रिपथग आहे ती दिव्य भागीरथी म्हणून होईल तीन पथ तिने केले म्हणून त्रि त्रिपथगा म्हटली जाते आता राजा आपल्या सर्व पितामहाना उदकांजी ल आणि आपल्या प्रतिज्ञेतून मुक्त हो राजा धर्मिष्ठामध्ये ज्येष्ठ आणि अत्यंत कीर्तिमान अशा तुझ्या पूर्वजाने हा मनोरस केला होता पण तो सिद्ध झाला नाही त्याचप्रमाणे वचा लोकात अतिव तेजस्वी असलेल्या अंशमानाने गंगेची प्रार्थना तिला घेऊन जाण्याकरता करूनही त्यांची प्रतिज्ञा पुरी झाली नाही राजश्रीचे गुण असणारा महर्षींसारख्या तेजाचा माझ्यासारखे तप असून शात्रधर्माचे स्थिरपणे पालन करणारा तुझा पिता महा तेजस्वी दिलीप हाही गंगेची प्रार्थना करून तिला घेऊन जाण्याला समर्थ झाला नाही ही प्रतिज्ञा हे पुरुषश्रेष्ठा तू पूर्ण केलीस जगात उत्कृष्टाचे मानले गेलेले यश तुला लाभलेले हे शत्रुमार्दना ते गंगावतरण तू प्रत्यक्षात आणलेस त्या योगे धर्माते महान वस्तिस्थानच प्राप्त केलेस हे नरश्रेष्ठा सदा स्नानाला योग्य असलेल्या त्या पाण्यात तू पोह हो, शुद्ध हो आणि पुण्यफल घे तुझ्या सर्व पितामहांच्या उदक क्रिया कर तुझे कल्याण हो मी माझ्या लोकाला जातो तूही जा असे बोलून देवेश पितामह जसे आले होते तसे देवलोके गेले राजश्री भुगीरथाने क्रमांकानुसार यथाविधी सगरपुत्रांना जलांजिले दिल्या उदक क्रिया करून आणि आपला हेतू सिद्धीच नेऊन त्या नरश्रेष्ठ राजाने आपल्या नगरात प्रवेश केला आणि आपला राजकारभार तो करू लागला रामा जसा असा राजा मिळाल्याने लोकसमाज आनंदित राहिला त्यांना शोक राहिला नाही त्यांचे हेतू पूर्ण झाले आणि ते पापापासून मुक्त राहिले रामा गंगेची ही सविस्तर घटना मी तुला सांगितली आता आता संध्याकाळ निघून चाललं आहे तुझे शुभ कल्याण हो धन्य यशस्कर आयुष्य वाढवणारे पुत्र आणि स्वर्गप्राप्ती करून देणारे हे आख्यान आहे जो हे ब्राह्मण क्षत्रिय आणि इतर जना ऐकवी त्याच्यावर त्याचे पितर संतुष्ट होतील देव संतुष्ट होतील जो हे आयुष्यवर्धन करणारे शुभ गंगावतरण आख्यान ऐकेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील सर्व पापे नाश पावतील आणि त्याचे आयुष्य व कीर्ती वाढेल बालखंडाचा चव्वेचाळीसावासर्ग समाप्त